वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड सर्गछत्तीस हवा तारेचं हे सौजन्ययुक्त आणि धर्माला धरून असणारे बोलणे ऐकून स्वभावता मृदू असलेल्या लक्ष्मणाने तिचे म्हणणे मान्य केले त्याने ते मान्य करताच वानरराजाने लक्ष्मणाचे वाटणारे फार मोठे भय जीर्णभराप्रमाणे टाकले मग त्याने गळ्यात असलेली रंगीबेरंगी फुलांची उत्कृष्ट माळ तोडून टाकली वानरराज सुग्रीवाची धुंदी आता पुरती उतरली महाबलवान लक्ष्मणाला तो वा सर्व वानश्रेष्ठ सुग्रीव शिष्टाचारयुक्त आणि आनंद देण्याजोगे बोला, माझे वैभव कीर्ति आणि वानर राज्य कायमचे गेले होते ते लक्ष्मणा रामाच्या कृपे म्हणून मला परत लाभले स्वतःच्या कर्तृत्वानेच ख्याती पावलेल्या त्या दिव्य पुरुषाच्या कृतीची फेड त्याच्यासारखी अंशाने सुद्धा करणे कुणालाही शक्य नाही राम स्वतःच्या तेजाने रावणाला मारेल आणि सीता परत मिळेल मी केवळ सहाय्य रूप होणार आहे ज्याने सात महावृक्ष पर्वत आणि भूमी एका बाणाने फोडली त्याला सहाय्य मी कसले करणार पर्वतासह भूमी कंपनी शत्रू रावणाला त्याच्या पुढे येणाऱ्या सर्व सैनिकांसह मारण्याकरता तो जात असताना नरश्रेष्ठा त्या राजेंद्राच्या मागोमागच मिळाईन माझ्याकडून जर काही विश्वासामुळे किंवा प्रेमामुळे अतिक्रमण झाले असले तर या मला सेवकाला त्याची क्षमा व्हावी तू कोणाच्या हातून होत नाही थोर मनाच्या सुग्रीवाचे शब्द ऐकून लक्ष्मणाच्या मनात प्रेम उत्पन्न झाले आणि तो प्रेमाने त्याला म्हणाला वानरेश्वरा तू त्राता झाल्यामुळे विशेषतः तुझ्या सौहार्दामुळेच माझा राहता सर्वस्वी सनात झालाय सुग्रीवा तुझा जो प्रभाव आहे आणि तुझा जो मनाचा अशा प्रकारचा स्वच्छपण आहे त्या योगे वानर राज्याची उत्तम वैभव श्री भोगण्याला तो पात्र आहेस सुग्रीवा तुझ्या सहाय्याने प्रतापी राम शत्रू युद्धात थोडक्याच काळात मारील यात संशय नाही सुग्रीवा धर्मज्ञ कृतज्ञ आणि संग्रामातून परत न फिरणाऱ्याला शोधणारे आणि योग्य असेच तुझे बोलणे वानरोत्तमात तुला आणि माझ्या थोल्या भावाला वगळून दोषच जाणणारा कोण दुसऱ्याच्या सामर्थ्याशिवाय कसे बोलेल <coughs> तू पराक्रमाने आणि बळाने रामासारख्याच आहेस वानरश्रेष्ठ दैवतानेच तुला कायमपणे सहकारी म्हणून दिले पण वीरा आता लवकरच येथून माझ्याबरोबर बाहेर पड आणि भारेच्या हरणाने दुखी झालेल्या आपल्या मित्राचे सांत्वन कर शोकाने अगदी होऊन गेलेल्या रामाचे उद्गार पाहून माझ्याकडून तुला कठोर शब्द बोलले गेले त्याबद्दल मित्रा तू मला क्षमा कर किशकिंदाकांडाचा छत्तीसावा सर्ग समान